पाय प्रतिबोधिता भगवता नारायण स्वयं व्यासन ग्रथिता पुराणमुनी मध्य महाभारत अद्वैतामृतवर्षिणी भगवतीमष्टादश अध्यायनी मनुसंदधामि थ्यासंद गीते नमोस्त नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लविंद तपत्र ने येनत्वया भारत तैलपूर्ण, पूर्ण ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाय ेक मुद्रा कृष्णा गीतामतु नम सर्वोपनिषदो गो दुग्धा गोपालंदन पाथो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् वसुदेवत कंसचाणूरमर्दनम दी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरू भीष्मद्रोणतटा जयद्रथ जला गाधारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी करने नवेला वेलाकुला अश्वत्थाम विकर्णघर मकरा दुर्योधनावर्तीने सोत्तीर्णा खू पाडवैनदी किवर्तक केशव पाराशर यवच सरोजमल गीताकटं नाना ख्यानक केसर हरिथा सं संबोधना लोके सज्जन षट्पदरह पेपीयम मुदा भूया भारत पंकजम कलिमल प्रध्वंसी श्रेयसे, मूकं पंगुं लघय ते गिरी तमह वंदे परमानंदमाधव यम ब्रमाणेंद्रुद्रमरुत स्तुनवती दिव्यै गायमगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यतीम योगिनो यंतुसुरा सुरगणा देवाय तस्म दे श्री परमात्मने अथ प्रथमोध्याय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामकाः किम कुवत संजय धृतराष्ट्र म्हणाला हे संजय पुण्यभूमी अशा कुरुक्षेत्रावर जमलेले युद्धोत्सुक असे माझे पुत्र आणि पांडव यांनी काय केलं दृष्टवा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधन सदा आचार्यम्य राजा वचन अब्रवीत संजय म्हणाला त्यावेळी पांडवांचं सैन्य तर व्यहरचने उभं राहिलेलं पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या हे आचार्य द्रुपदाचा पुत्र आणि तुमचाच बुद्धिमान शिष्य दृष्टद्युम्न यांनी व्यूहरचून उभी केलेली पांडवांची ही मोठी सेना अवलोकन करत अत्रशूरा शूरा महेश्वासा भीमा समायुधी यु नो विराट द्रुपद महारथ दृष्टकेतुकीन काशीराज वीर्यवान पुरुजित कुंतीभोज शैब्श नरपुंगवन्युश्व विक्रांत उत्तम द्रौपदेयाहारथ या पांडव पक्षीय सैन्यात सात्यकी विराट व महारथी द्रुपद शिशुपाल पुत्र दृष्टकेतु यादव चितान वीरशाली काशीराजा कुंतीभोज पुरुजित नरश्रेष्ठ शैब्य परम पराक्रमी पाल युधामन्यू बलशाली उत्तम औजा सुभद्रा पुत्र अभिमन्यू प्रतिनिध्यदी पाच द्रौपदी पुत्र असे सगळे महारथी महाधनुर्धरी आणि युद्धात भीमार्जुनांसारखे शूर आहेत असिष्टाय तानिबोधी ज्योतम नायका मम सैन्य हे द्विजे आचार्य आता आमच्या पक्षातले जे प्रमुख महाराथी व जे माझ्या सैन्याचे अधिकारी आहेत त्यातील काही नावे दिग्दर्शनार्थ मी तुम्हाला सांगतो ती आपण ऐकावी भवान भीष्मश करण कृप्च समितींजय अश्वत्माकरण सोमदत्ती तथ अन्येचे बहवा हो शूरा मदर त्यक्त जीविता नाना शस्त्रि आपण स्वतः भीष्माचार्य कर्ण जयशाली कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण त्याचप्रमाणे सोमदत्त पुत्र भुरीश्रवा याशिवाय कितीतरी शूर योद्धे माझ्याकरता हातावर शिर घेतलेले व विविध शस्त्रांनी लढणारे माझ्या सैन्यात असून ते सर्वच युद्ध कले प्रवीण असे आहेत बलम भीष्माभिरक्षित भी भीमाकडून सर्व बाजूंनी रक्षण केलेले ते, भी के ते पांडवांचं सैन्य आमचा पराभव करण्यास असमर्थ आहे पण हे आमचे भीष्माचार्यांनी रक्षण केलेले सैन्य त्यांचा म्हणजेच पांडवांच्या सैन्याचा समाचार घेण्यास समर्थ आहे अयनेशु सर्व सर्व एव हि तथापि आपण सर्वांनी तथा आता प्रत्येकाला नेमून दिलेला व्यूहाच्या प्रवेशद्वारात सावधानतेने उभं राहून भीष्माचार्यांची बाजू सांभाळावी हर्ष कुरुवृ त्यावेळी राजा दुर्योधनाला जयाच्या आशेने हर्ष वाटावा म्हणून महाप्रतापी कुल वृद्ध कुरुवृद्ध भीष्माचार्य सिंहनादाच्या स्वरात खूप जोराने शंख फुंकते झाले तत शंखाच भैर्याच पण वानक गोमुखा सहवाभ्या हन्यंत सूल त्यानंतर भीष्माचार्यांनी शंख वाजून इशारा दिल्यावर शंख भेरी पण आनक गोमुख इत्यादी अनेक रणवाद्ये एकदम वाजवली गेली तेव्हा त्यांचा फारच मोठा निनाद झाला ततश्वेतैर हरहयुक्त महती स्यंदने स्थित माधव पांडवशिव्यु प्रमतु नंतर पांढरे शुभ्र गोडे जोडलेल्या अशा मोठ्या रथात बसलेले माधव म्हणजे कृष्ण, व पंडूसूत म्हणजे अर्जुन या उभयतानी आपले आप दिव्य शंख जोराने वाजवले पंचजन्यम ऋषी केशो देवदत्तम धनंजय पौंडरम दहाशंख भीमकर्मावृदर अनंत विजय राजीपुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेव सुघो शमिष्पकौ काश्यच परमेश्वास शिखंडी चहारथ दृष्ट्युमो विराटच सत्यकिशापराजि द्रुपदो द्रौपदेया्च सर्वश पृथिवीपते सौभद्रहाबाहु शंखान पृथक पृथक हे पृथ्वीपते धृतराष्ट्र त्यावेळी श्रीकृष्णाने पांचजन्य अर्जुनाने देवदत्त अद्भुत कर्मे करण्या रुकोदराने म्हणजे भीमसेनाने पौंड्र नावाचा महाशंख कुंतीपुत्र धर्मराजाने अनंत आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक असे शंख वाजवले तसस मोठं धनुष्य धारण करणारा काशीचा राजा महारथी शिखंडी दृष्टदुम्न विराट कधीही पराजित न झालेला सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र आणि आजानुबहू अभिमन्यू या सर्वांनी चोहकडून आपापले शंख पोंकले सघोष धार्त राष्ट्राना हृदयानिव्यधारय नभश पृथ्वी तुमूलो व्यनुनादय आकाश आणि पृथ्वी देखील सोडणारा तो तुंबळ शंख घोष कौर पक्षीय सैनिकांच्या काळजा चेवृत्ते का शस्त्रसंपानुरुद्यम पांडव ऋषी केशम तदा वाक्यम इदमाह मही पते हे राजा नंतर मग कौरव पक्षीय सैनिक व्यवस्थेने उभे राहिलेले आहेत असे पाहून व योद्ध्यांच्या रथावर शस्त्रांचा व बाणांचा संग्रह करून ठेवण्याचे काम सुरू झाले असता कपिध्वज अर्जुन आपले धनुष्य सज्ज करून श्रीकृष्णाला उद्देशून असे भाषण करता झाला अर्जुन उच सेन योर उभयोर मध्य कैर्मया सह योद्धव्यम असणसमुद्यमेस धार्त राष्ट्रबुद्धेर युद्धे प्रियची किरेशव हे श्री कृष्ण माझ्या रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी काही वेळ उभा कर म्हणजे तेवढ्या वेळात येथे उभ्या ठाकलेल्या युद्धेची वीरांना मिनिट मीन, पाहून घेतो कारण या रणधुमाळीत मला कुणाशी युद्ध करायचे आहे ते कळलं पाहिजे तसेच दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करण्याच्या इच्छेने युद्धाला सज्ज होऊन कोण कोण येथे जमले आहेत त्या प्रतिपक्ष योद्ध्यांना एकदा मी पाहून घेतो संजय उवाच एव मुक्तो ऋषी भारत सेनयोर उभयोर भीष्म द्रोण पार्थ पशतान समवेतान कुरु निती संजय म्हणाल हे भरत कुलोत्पन्न धृत राष्ट्र गुडाका म्हणजे निद्रा जिंकणाऱ्या अर्जुनानं इंद्रियांचा स्वामी असणाऱ्या श्रीकृष्णानं असे सांगितल्यावर श्रीकृष्णानी भीषम रोण व इतर राज्यांच्या समोर दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो श्रेष्ठ रथ उभा केला व ते अर्जुनाला म्हणाले हे पार्थ युद्धासाठी जमलेले हे कौरव पहा त्रा पश्यस्थितान पार्थ पितृ न महान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रां सखीन सन सुद सेन योरुभायोरपी तान समीक्ष सर्वां बंधूं वस्थित त्यानंतर पार्थानं त्या कौरव सैन्यात आपले वाडवडील आजे गुरु मामे भाऊ मुलगे नातू तसे स्नेही सासरे आणि विशेषतः ज्यांना उभय पक्षांविषयी सारखाच आपलेपणा वाटत आहे असे सुरुद युद्धार्थ उभे असलेले पाहिले ते जमलेले सगळे योद्धे आपले बंधुजनच आहेत असे अवलोकन केल्यावर अत्यंत करुणेने व्याप्त झालेला अर्जुन विषादयुक्त व सखेद होऊन असं बोलू लागल अर्जुन उच दृष्टम स्वजनं कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गाणी मुखम च परीशिष्यती वेपथुश शरीरे मे रोम जायते, गाडीवं संसृते हस्तात परीदह्ये न शक्नोम्यवस्था तुमतीव चे मन अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण या येथे जमलेल्या व आमच्याशी लढू इच्छिणाऱ्या आपतिष्टांना पाहून माझी गात्र गळून जात आहेत तोंड कोरडं पडू लागलय शरीराला कंप सुटलाय आणि अंगावर रोमांच देखील उभे राहिले आहेत हातातून गांडी ध्वनुष्य गळून खाली पडतय सगळ्या अंगाची आग होत आहे मन जसं काही भ्रमण करीत आहे आणि मला उभं देखील राहत ना नाही निमित्तानी चश्या मी केशव न हत्वा स्वजनमा हवे हे श्री कृष्ण मला या युद्धात परिणामांची विपरीत लक्षणे दिसत आहेत आणि युद्धात स्वजनांचा वध केल्याने कोणते श्रेय लाभणार आहे हे मात्र मुळीच दिसत नाही नका विजयम कृष्ण न चखानी चिम नो राज्येन गोविंद किंभो गैरजी न वा हे कृष्ण मला जय मिळवण्याची इच्छा नाही राज्य करण्याची हौज नाही किंवा सुखाची देखील इच्छा वाटेन अशी झाली आहे हे गोविंद सगळ्या स्वजनांचा युद्धात वध केल्यानंतर ते राज्य घेऊन आम्हाला काय करायचंय हे सुखोभो सुखोपभोग कोणाला बरं गोड वाटणार आहे किंबहुना आम्हाला आमचा जीव देखील नकोसा होईल येश्या मथे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानीच तइमें स्थिता युद्ध प्राणंस्तक् धना च आचार्य पिता पुत्रस्तताम मातला श्शुरा पौत्र श्यालाबंधिस्त एक ह्छा घनि मधुसूदन अैलोक्यराज्य हेतु किं नुमी हे मधुसूदन ज्यांच्यासाठी म्हणून आम्ही राज्य उपभोग व विविध सुखे यांची इच्छा मनात बाळगली होती ते हे आचार्य वाढवडील वाड़ पुत्र तसेच आजोबा मामे सासरे नातू मेवणे तसेच इतरही अनेक आप्त आपल्या जीवितला व भित्तालाही तिलांजली देऊन रनात मांडून उभे राहिले आहेत त्यांनी आमचे प्राण हरण करण्याकरता मजवर प्रहार केले प्रहार केले तरी आणि त्यांना ठार केल्याने मला त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होणार असले तरी त्यांना मी मारू इच्छित नाही मक्षुद्र शूद्र पृथ्वीच्या लाभासाठी त्यांना मारण्याची इच्छा कशाला मदत धरू निहत्य धार्त राष्ट्रांना काप्रिती स्याज नार्दन पापमे वाश्रये दसमान हत्व ताई तस्मान नारहा वयम हंतुम धार्त राष्ट्रांस्व स्वजन ही कथा महत्वा सुखी न्याम माधव हे जनार्थना कौरव पक्षीयांना ठार मारून आम्हाला काय संतोष होणार आहे बर या आता शत्रूंचा वध केल्याने आम्हाला पापच लागेल म्हणून आपले बांधव असाचे धृत राष्ट्र पक्षीय योद्धे त्यांना मारणे आम्हाला युक्त कारण स्वजनांचा दंग केल्यानंतर आम्हाला सुखप्राप्ती कशी होईल यद्यपे ते न पश्यती लोभो पहत कुलक्षयत दोषम मित्रद्रोहे पातकम कथम न ज्ञेयस्मा पापास्मत्वर्ति कुलत दोषं प्रपश्यदीर्जनादन हे जनार्दन। या लोभाविष्टांना जरी कुलक्षयाने घडणारा भयंकर परिणाम आणि मित्र द्रोह केल्याने लागणारे पातक दिसत नसलं तरी कुलक्षयाने ओढवणारा घोर परिणाम आम्हाला ढढळीत दिसत असताना या पापापासून परावृत्त व्हावे याची जाणीव आम्हाला झाल्याशिवाय कशी राहील कुलक्षये प्रणश्यंती कुल धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मोत कुलाचा झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात धर्म नष्ट झाला की सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो अधर्मा कृष्ण प्रदुष्य स्त्री सुष्ट सुवर्ष्ने जयते वर्ण संकर हे कृष्ण अधर्म न म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि हे वृष्णिकुलातील श्रेष्ठ कुलस्त्रिया बिघडल्या कि वर्ण नाश होतो संकर नरकाय कुलघना नाम कुलस पतंत पितरो पितर हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया वर्णशंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना व त्यांच्या कुलालाही नरकाला घेऊन जातो कारण श्राद्धतर्पणादिक क्रिया लुप्त झाल्यामुळं त्यांचे पितर अधोगतीला जातात दोषैरे तुलघ वर्णसंकरकै उत्साद्ये जाती धर्मा कुलधर्माच्या शाश्वत कुलक्षय करणाऱ्यांच्या या कारक दोषाने जाती धर्म व परंपरागत कुलधर्म उद्ध्वस्त होतात उत्सन कुल धर्मा मनुष्याना जनार्दन नरके नियतम वासो भवतीनुशुश्रुम हे जनार्दना ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झालेले आहेत त्यांना खचित नरकवास प्राप्त होतो असं आम्ही ऐकत आलो आहोत अहो बत बहत्पम कर्तुम व्यवसिता वयम यद राज्य सुख लोभेन हांजन मुद्यताहो आम्ही राज्याच्या व सुखाच्या लोभानं स्वजनानं ठार मारण्यास तयार झालो हे महापाप करण्यास आम्ही सिद्ध झालो हे केवढ आश्चर्य आहे माम प्रतीकार्रम शस्त्र पाणीय धर्त राष्ट्रणेन्युस तन्मे क्षेमतरम भवेत ह्यापेक्षा मी निशस्त्र राहून उलट प्रतिकार करत नसतानाही जर सशस्त्र कौरव मला रणात ठार मारतील तर त्यात माझे अधिक कल्याण होईल असे मला वाटत संजय उवाच एव मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविश विसृज्य सशरम चानस संजय म्हणाला याप्रमाणे भाषण करून शोकग्रस्त हृदय असा अर्जुन बाणासह टाकून देऊन रणभूमीवर रथात एका बाजूला स्तब्ध बसला हरि ओम तत्सिती श्रीमद्भगवगीतासू उपनिष्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय